श्री गणेशायन महा सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा आत्मरूप गणेशाचे स्मकरून सर्व विद्यांचे आश्रयस्थान असे श्री श्रीगुरूंचे चरण त्यास माझा नमस्कार असतो त्यांचे स्मरण केले असता सर्व कविताशक्ती स्वाधीन होते व सर्व विद्यार्जी भाग्र तसेच भाषणाला इतके माधुरी येते की त्या अमृतासही शिळे पाडते व तोंडातून निघणार्या प्रत्येक अक्षरास रस अनुकूल होतात गर्भीत अर्थाचे रेलतेल होऊन ते एका एक सुसतात व आत्मज्ञानाचे वर्म समजते जर आपल्या मनात श्रीगुरूंचे चरण नेहमी आठवले तर अशा रीतीने ज्ञानाचा भागेर देवतो त्या गुरुचरणास वंदन करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीचा नाथ श्रीकृष्ण भगवान ते असे म्हणाले श्लोकार्थ पहिला श्री भगवान म्हणाले हे कोणते पुत्रा या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्र क्षेत्रज्ञांचे ज्ञान असलेले तत्वज्ञ जन क्षेत्रज्ञ असे म्हणतात पार्था ऐक या देहाला क्षेत्र असे म्हणतात आणि जो हे जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात श्लोकार्थ दुसरा हे अर्जुन सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ तोही मीच आहे असे जाण क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे ते ज्ञान तेच उत्तम ज्ञान असा माझा अभिप्राय आणि क्षेत्रज्ञ ज्याला म्हणतात व जो सर्व क्षेत्रांचे पोषण करतो तो मीच होय असे पक्के समज ज्या ज्ञानाने क्षेत्र आणि क्षेत्र खरोखर जाणता येतो तेच ज्ञान असे आम्ही जाणतो श्लोकार्थ तिसरा ते क्षेत्र काय कोणत्या प्रकारचे व कोणत्या विकारांचे आहे त्यापासून कोणते कार्य उत्पन्न होतात आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचे सामर्थ्य काय आहे ते सर्व मजेपासून अर्जना तो क्ष संक्षेपाने तो तू संक्षेपाने ऐक तर आता या शरीराला ज्या अभिप्रायाने क्षेत्र हे नाव दिले तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो आता ह्याला क्षेत्र का म्हणावे हे कसे कोठे उत्पन्न होते कोणत्या कोणत्या विकाराने हे वाढले जाते ते लहान जे साडेतीन हातांचे आहे ते केवढे मोठे व किती वजनदार आहे तसे नापिक किंवा पितव कोणाचे आहे इत्यादी आम्ही वर्णन करतो तिकडे तू लक्ष देता श्रुतीची नेहमी बडबड चालू आहे व तर काही याचाच निश्चय करण्याकरता एक एकसारखी वाटाघाट करतो याच गोष्टीचा खल करता सहा शास्त्रे थकून स्वस्थ बसले आणि म्हणूनच त्यांच्यात अजून ऐक्य झाले नाही या क्षेत्राविषयी एकमत स्थापन करण्याकरता सर्व जगभर शास्त्रसंबंधयुक्त वाटाघाट चालू आहे पण अजून एकमेकांची तोंडे मिळाली नाहीत व ऐक्यही झाली नाही आणि याच संबंधाने युक्ती लढविता लढविता था, शिकस्त झाली हे क्षेत्र कोणाचं आहे हे कोणी जाणत नाही परंतु त्याच्या मीपणाबद्दलची काय थरवी बळणार आहे की, की ज्याच्या योगाने घरोघर याचाच काथ्याकोट केला जातो नास्तिकांच्या तोंडास तोंड करता व वेदांचे बंड असे पाहून पाखंडेंची तिसरीच बळबड सुरू झाली ते म्हणतात तुमचे वाघपांडित्य खोटे असून त्यास बिलकुल आधार नाही आमचे हे म्हणणे खोटे म्हणत असाल तो तुम्हारा जिंकने विषय आम्मी सुपारी पुढ़े प्रतिज्ञा करतो पाखंड थवे चवे कोणी दिगंबर बनता को सर्व वितंंडवाद आपोप खा बसत हे क्षेत्र मृत्यूचार सपाटा सापड़ून निरर्थक जायी हो आत्मा ब्रह्मांडी ते संरक्षण करना योगी पुढ़ सरसात जे मृत्यूला बीत एकवास करूँ यमनियमां साधन करता या क्षेत्राच्या विचाराच्या अभिमाना करता श्री शंकराने राज्य सोडले आणि त्यापासून आपल्या सुपाधी लागू नये म्हणून ते स्मशान दौ राहिले या क्षेत्राचे ज्ञान करून घेणारा अशी प्रतिज्ञा करून शंकराने वनात राहून दाही दिशा हेच आपले पांघरुण असे मानले व काम होगभ्रष्ट करणारा लाचखव असे जाणून त्यास जाळून टाकले याच गोष्टीचा निश्चय करण्याकरता ब्रह्मदेवाला जरी चारंड उत्पन्न तरीत्रा की ओर पटली नहीं श्लोकार् चौथा क्षेत्र क्षेत्र ऋषि ने बहुत प्रकार ऋग्वेदादी वेदा ने वेगवेगे संगित है और युक्ति युक्त ने युक्त व निश्चयरूपी अशा ब्रह्म प्रतिपादक सूत्राने व पदाने ही संग दे कर्म जे कर्मवादी आहेत ते असे म्हणतात की हे सर्व क्षेत्र जीवाच्या असून त्याची सर्व व्यवस्था प्राण्याकडे सोपवली उदार हे अंगमेहनतेने झडतात व त्यांच्यावर मनासारखा देखरेख करणारा कुळबाडी आहे त्या जीवाजवळ पंच ज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय मिळून दहा इंद्रियू बैलांची जोडी असून तो रात्र दिवस काही न म्हणता मेहनत करून घेऊन रूप क्षेत्रात राब करतो, मग कर्तव्याची वाफ चुकून विहित कर्माचरणाची संधी दवडून, व अन्यायाने बीज फेरून त्याला वाईट कर्माचे खत घालतो त्या योगाने बीजाप्रमाणे अनन्वित पापी पिकून मग कोट्याही जन्मापर्यंत जीव दुःखे भोगतो किंवा विहित कर्माचरणरूपी वाफ साधून सत्क्रियाचे बीज फेरल्यास कोट्यवधी हो जन्मपर्यंत सुखच भोगतो पण सांख्यमतवाद्यांचे असे म्हणणे असून ते म्हणतात की क्षेत्र हे जीवाच्या स्वाधीन नाही ते कोणाच्या स्वाधीन नाही ते तुम्हास ते सर्व आम्हा पुसा अहो जीव हा उपरा वाटसर असून वाट चालत असताना क्षेत्रात नुसती वस्ती करतो आणि प्राण हा बलुतीदार असल्यामुळे तो जागा राहून क्षेत्राचे संरक्षण करतो ज्या अनादिसिद्ध प्रकृतीची सांख्यमतवादी स्तुती करतात त्या प्रकृतीची या क्षेत्राच्या ठिकाणी वृत्ती आहे असे समजा आणि त्या प्रकृतीच्या घरचा सर्व जमाव असल्यामुळे क्षेत्राची सर्व वहिवाट ती घरी करते त्या शेताची मूळ लागवड करणारे या दे मुख्य तीन गुण ते तिच्या पोटी उत्पन्न झाले आहेत रजोगुण हा पेरणी करतो सत्वगुण हा राखत व मगतम एकटातमगुण सर्व पीक गोळा करतो नंतर महत्त्वांचे खळे करून कालनामक जबरदस्त पोळाकडून ती मरणी कर घालते मग अव्यक्त रूपे आई तेच संध्याकाळ होते इतक्यात बुद्धिमान संकल्पवाद्यांना हे बोलणे न रुचून ते म्हणाले की या तुमच्या कल्पना अगदी अलीकडच्या आहेत अहो ब्रह्मापुढे प्रकृतीची काय बाब या क्षेत्राची हकीकत आम्ही सांगतो ते ऐका तर खरी लयरूप पलंगावरील शून्य रूपी बिछाण्यावर बलवान संकल्प निघला तो आकस्मात जागा झाला आणि तो आपल्या व्यापारात नेहमी तत्पर होता म्हणून त्याला त्याच्या ते इच्छेनुरूप ठेवा मिळाला आणि त्या संकल्पाच्या निर्गुण स्वरूपाची त्रिभुवना एवढी बाग त्याच्या खटपटीने रुबा नंतर निरनिराळी पंचमहाभूत एक एकत्र करून भूतग्रामांचे जारज स्वेदज अंडज आणि उद्भीज असे चार घाट त्याने रचले नंतर प्रथम पंचमहाभूतांचे निनिराळे पोटभेर करून बांधरी तयार केली त्या घाटांच्या दोन्ही बाजूस कर्म आणि अकर्म यांच्या ताली भातल्या व त्यामधील नापिक जमिनींची म्हणजे पशुपक्षीकही राणे बनवली नंतर या संकल्पाच्या योगाने जन्म मृत्यूच्या येरधारा करण्याकरता सोपी व कथी न बंद पडणारी अशी चरा वाट तयार केली मग संकल्पाने अहंकाराबरोबर ऐक्य करून ते चराचरांचे वहिवाट करावा लागला याप्रमाणे शिराकाशात संकल्पाची ढाळी वाढल्यामुळे प्रपंचाला तो मूळ कारण झाला याप्रमाणे संकल्पवाद्यांची मुक्ताफळे ऐकून त्या ठिकाणी जे दुसरे स्वभाववादी होते ते पुढे येऊन म्हणाले की आपण फार विद्वान आहात तरी आपले मत आपल्या ठेवा परब्रह्माचे गावात जर संकल्पाचे बिराड आहे असे मानायचे तर मग त्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्रकृतीला का मानू परंतु तुम्ही म्हणता अशी गोष्ट नाही तुम्ही संकल्पाचा नात टाकून द्या हे काय प्रकरण आहे हे आस्मादिक सांगतील तर आकाशातील ढगामध्ये हो पाण्याचा भरणा कोण करतो व अंतरिक्षातील तांदण्या खाली पडत नाहीत त्यांना कोणाचा आधार आहे आकाशाचे छतमध्ये हो झोल न येता जे सारखे ताणलेले आहे ते कोणी व केव्हा ताणले आणि वाऱ्यास नेहमी वाहण्यास कोणी सांगितले आहे अंगावरील जी लव दिसते तिची पेरणी कोण करतो व समुद्र कधी आटत नाही त्यात पाणी कोण भरतो आणि पावसाचे झाडा कोण उत्पन्न करतो या गोष्टीप्रमाणे क्षेत्र हे स्वभाव सिद्ध असून याचा कोणीही वतनदार खपेल त्यास हे फलद्रूप होईल व क्षेत्र व खपणार त्यास फलद्रप होणार नाही इतक्यात दुसरे एक कालवाडी राघवन म्हणाले की तुम्ही म्हणता हे जर खरे आहे तर या क्षेत्रावर कालाची सत्ता का आहे तथापि त्या कालाचा अनिवार्य सपाट आहे हे जाणूनही जे अभिमाने आहेत त्यास न जुमानता आपल्याच मताने समर्थन करतात सिंहाच्या दरीप्रमाणे मृत्यू हा भयंकर आहे असे समजून जर तुम्ही या क्षेत्राबद्दल व्यर्थ बडबड केली तरी ती काय पुरी पडणार आहे हा काल महाकल्पापल्लीकडे मिठी घालून ब्रह्मदेवाचे स्थान जो सत्य राहू त्यालाही जाऊन मिठी मारतो स्वर्गाच्या आरण्यात शिरून अष्टलोकपाल नित्य नवे करतो व आठ दिशांच्या आठ हिरावतांचा संहार करतो याच्या वायूने जीवरूप मृग जन्ममृत्यूच्या खळगात पडून निर्जीव होऊन भ्रमण करतात या काळाने हाताचा पंजा केवढा मोठा पसरला तो पहा की जगदाकार रूपी जो हत्ती तो याने आपल्या तळहतार धारण केलं म्हणून काळाची सत्ता आहे असे म्हणतात हीच गोष्ट खरी आहे त्याप्रमाणे अर्जुना या क्षेत्राबद्दल मतभेद आहेत असे पुष्कळ भवती न भवती नवी शरण्याच्या ठिकाणी ऋषीने केली याबद्दल आपणास पुराणाचा दाखा आधार आहे वेदातील अनुभ अनुष्टभादी छंदात त्याबद्दल पुष्कळ चर्चा केली असून या क्षेत्राविषयी गर्वाने अद्याप ग्रंथ तयार करतात वेदातील बृहत्सामसूत्र जे ज्ञान दृष्टि ने अति पवित्र -खर है त्षेत्र हमें क्या समझले नहीं आखि पुष्कर दूरदर्शी महाकवी य क्षेत्राबद्दी वादव्यास कर परन्तु ये एवडे भिकट है कि खरोखर को संगता नहीं वो को ही स्वाधीन होते नहीं आता एक क्षेत्र हजे का यह विचार मैं तुरा संगत श्लोकार्थ पतनी सहा पंचमहाभूत अहंकार बुद्धी महत्त्व आणि दहांद्रिय मन श्रोत्रादि श्रोत्राधिक ज्ञानेंद्रियांचे पाच विषय व वाघादी कर्मेंद्रियांचे पाच विषय इच्छा द्वेष सुख दुःख संघात चेतना व धैर्य एकारयुक्त असे ते शरीर संक्षेपाने मी सांगितले तर पंचमहाभूतय अहंकार बुद्धी प्रकृती पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय मिळून दहा इंद्रिये एक मन ज्ञाने ज्ञानेंद्रियाचे पात पाच असे दहा विषय सुख दुःख द्वेष संघात इच्छा चेतना म्हणजे आत्मसत्ता आणि धृती याप्रमाणे या क्षेत्राची या छत्तीस तत्वे ती तुला सर्व सांगितली आता महाभूते कोणती विषय कोणते इंद्रिय कोणती हे प्रत्येकाचे वर्णन निरनिराळे करून तुला सांगतो तु। हे पहा पृथ्वी आप तेज वायु व आकाश ही पंचमहाभूती आहेत असे समज आणि जागृतावस्थेत जसे स्वप्न गुप्त असते किंवा अमावस्येच्या गुप्त असतो अथवा लहान बालकाच्या ठिकाणी तारुण्य जसे गुप्त असते किंवा फुलाचे कळी उमळण्याच्या पूर्वी जसा तिच्यात सुगंध गुप्त असतो किंबवना अर्जुना लाकडा ज्याप्रमाणे अग्निगुप्त असतो त्याप्रमाणे मायेच्या पोटात जो गुप्त असतो त्याप्रमाणे हाडीज्वर या गुप गुपथ्याचे निमित्त वाट पाहत असतो झाल्यावर तो शरीराला आंतरबाह्य व्या, व्याप व्यापून टाकतो त्याप्रमाणे पंचमहाभूतांची गाठ पडून ज्यावेळी देहाचा आकार बनतो ज्यावेळी जो त्या देहाला तहुकळून नाचवतो त्याला अहंकार म्हणतात या अहंकाराचे अशी गंमत आहे की जो अज्ञानाच्या पाठीस न लागता सज्ञानाच्या पाठीस लागून त्याला नाना प्रकारच्या संकटात घालतो यदुराज श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना ऐक आता बुद्धी जिला म्हणतात ती या खुणाने जाणावी कामाचा जोर उत्पन्न झाल्यावर जी इंद्रियांच्या सहाय्याने विषयांचे समुदाय जिंकून आणते या सुखदुःखांच्या लुटीचा जेव्हा जीवास अनुभव घ्यावा लागतो तेव्हा सुख आणि दुःख यात जास्ती योग्यता कोणाची आहे हे जिच्या योगाने समजते हे सुख व हे दुःख हे हे पुण्य व हे पाप हे वाईट व हे चांगले असे जिच्या योगाने निवडता येते जिच्या योगाने उच्च नीच ही समजते लहान मोठे करते जिच्या दृष्टीने जीवाना विषय ओळखता येतात जे ज्ञानतत्वाचे मूळ जी सत्वगुणाची वाढती दशा आणि जी आत्मा आणि जीव या दोघूंच्या संबंध संधीत असते अर्जुना ती बुद्धी आहे असे समज आता अव्यक्ताची सर्व लक्षणे तुला सांगतो ऐक हे बुद्धी महाबुद्धिमंत सांख्यांच्या मताने जिला प्रकृती हे नाव आहे तेच तू सध्या अव्यक्त असे समज आणि पूर्वी म्हणजे सातव्या अर्ध्यात सांख्य व योग या मतातील प्रकृतीचे दोन प्रकार पुष्कळ विस्ताराने जेथे वर्णिले आहेत त्यातील दुसरी जी दीवदशा तिलाच हे वरी वीरश्रेष्ठ अर्जुना अव्यक्त असे पर्यायाने म्हणतात पहाड झाल्यावर ज्याप्रमाणे आकाशातील नक्षत्रे नाही शोवतात अथवा अस्थमान झाल्यावर प्राणीमात्राचे व्यापार बंद पडतात त्या अथवा अर्जुना देह नाहीसा झाल्यावर देहापासून वासनेपर्यंत सर्व विकार केलेल्या कर्मात गुप्त असतात किंवा बीजाच्या <coughs> आकारात जसा वृक्ष अंतर्गत असतो अथवा तंतूच्या दशेत ज्याप्रमाणे वस्त्र अंतर्गत असते त्याप्रमाणे महाभूते व भूतांचा समुदाय आपला स्थूल धर्म टाकून ज्या ठिकाणी सूक्ष्म होऊन अंतर्धान पावतात त्यालाच अर्जुना अव्यक्त असे समज आता सर्व इंद्रियांचे भेद तुला सांगतो ते ऐक कान डोळे त्वचा नाक व जिव्हा हे पाच ज्ञानेंद्रिय आहेत पाच तत्वाचे ऐक्य झाले म्हणजे त्यांच्याद्वारे बुद्धी ही सुखदुःखांचा विचार करते वाचा हात पाय गुदा आणि शिस्त हे इंद्रियांचे आणखी पाच प्रकार आहेत कृष्ण म्हणतात अर्जुना ज्यांना एक कर्मेंद्रिय म्हणतात ही हो प्राणाची श्री क्रिया, क्रिया शक्ती जी या शरीरात वास करते तिच्या पाच कर्मेंद्रियांच्या द्वाराने आतबाहेर जाणे येण्याचा व्यापार करते श्रीकृष्ण म्हणतात याप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय असे दहा इंद्रिये सांगितली आता मन म्हणजे काय ते तुला स्पष्टपणे सांगतो एक जे इंद्रिय आणि बुद्धी या दोघंच्या सांध्यामध्ये रजोगुणाच्या खांदीवर चमकत असते ज्याप्रमाणे आकाशाचा नीरवर्ण अथवा मृगजळाच्या लाटा व्यर्थ भासतात त्याप्रमाणे वायूचे व्यर्थ चमकणे तेच मन आहे आणि शुक्र व शोणित यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वांचा आकार बनतो तेव्हा एका वायुतत्वाचे स्थानभेदाने पंचप्राण व पाच उपप्राण असे दहा प्रकार होतात मग ते दहा आपापल्या धर्माच्या बळाने देहातील एकेका भागाच्या ठिकाणी वस्ती करतात त्यामध्ये निखालच चंचलपणा राहिल्याने त्याचे अंगे रजोगुणाचे बळ उत्पन्न होते ते बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर अशा मध मध्यगात बला ठेवते त्याला मन हे व्यर्थ नाव आहे हिरवी ते मूर्तिमंत कल्पना रूपच आहे ज्याच्या योगाने ब्रह्माला जीवदशाकी लागली जे कोणतीही गोष्ट करण्यास मूळ कारण आहे त्याच्या योगाने वासना उत्पन्न होते व जे नेहमी अहंकाराशी स्पर्धा करते ज्याच्या योगाने इच्छा वाढते आशा प्रबल होते व ज्याच्या योगाने भय उत्पन्न कर ज्याच्या योगाने द्वैत भाव उत्पन्न होतो व अज्ञान जोरावते जे इंद्रियांना विषयाकडे वळवते जे एका क्षणात सृष्टी उत्पन्न करते व ती लागलीच मोडूनही टाकते आणि मनोरथांच्या उतरंडी रस्ते आणि उतरते जे भ्रमाते कोठार व वायुतवाचा अर्क आहे व बुद्धीचे द्वार झाकून टाकले आहे म्हणजे बुद्धीचे काही चालू देत नाही त्यालाच अर्जुना मन म्हणतात हे निसर्विषय आता विषयांच्या नावाचे दे भेद येते एक शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय आहेत ज्याप्रमाणे जनावर हिरव्या ताळ्याकडे धाव घेते त्याप्रमाणे या पाच पण ज्ञानेंद्रियांच्या द्वाराने ज्ञान बाहेर ध्या धाव घेते मग स्वर आणि वर्ण यांचा उच्चार वस्तू खेळणे आणि टाकणे चालणे व मलमूत्र विसर्जन करणे हे पाच कर्मेंद्रियांचे पाच विषय आहेत ज्यांच्या आधाराने क्रिया बाहेर जाऊ घेते असे हे ज्ञानंद्रिय ज्ञानेंद्रियाचे व कर्मेंद्रियाचे दहा विषय या देहात आहेत आता इच्छा म्हणजे काय ते सांगतो पूर्वी ज्या पदार्थाचा उपभोग घेतला आहे त्याची आठवण होणे व कानार शब्द पडण्याबरोबर जी प्रकाशित होणारी वृत्ती इंद्रियांची व विषयांची गाठ पडताक्षणीच जी, जी उत्पन्न होते व तेच विषय वारंवार उपभोग मिला जीते ज्यादा वृत्ति से उद्भवने से मन इकड़े तक धावू लगते व जिक जाऊन ही अशाठिका इंद्रिय तो खात ज्यादा वृत्ति संगति ने बुद्धि वेड़ी होते व जी की विषयावर आवड़े वृत्ति से इच्छा अंत इच्छा उत्पन्न होने बोबर विषय उपभोग नहीं तो ज्यादा जी वृत्ति उत्पन्न होते तिला द्वेष अतः सुख हे या लक्षणाने जाणावे की दे प्राप्त झाले असता इतर सर्व वस्तूंचा जीवाला विसर पडतो हे जे काया वाचा आणि मन यांना आपली शपथ घालून देहाच्या आठवणींचा नाश करते दे प्राप्त झाले असता प्राण लंगडा पडून सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुप्पट वाढते सगळ्या इंद्रियांच्या इंद्रिया हृदयाच्या एकांतात थोपटून दे निद्रा घेण्यास लावते फार काय सांगावे जीवाला ज्यादा आत्म्या हो लाभ होतो सुख से मनत पार्था अभी स्थिति न लाभता जी स्थिति खरोखर दुख से समझ यठिका कल्पना उत्पन्न ठिकाणी सुख होरवी कल्पना नहीं सहजानुसार प्राप्त होते मनु कल्पना उत्पन्न होने व तीस नहीं होने से सुख दुखा कारण आता अर्जुना अलिप्त आणि सर्व साक्षीभूत अशा ब्रह्माची म्हणजे चैतन्याची जी देहावर सत्ता आहे तिला चेतना असे म्हणतात या शरीरात जी नखांत नेहमी जागृत असते वो जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थामध्ये जिच्यात फरक पडत नाही जिच्या योगाने मन बुद्धी इत्यादी काना कर्तव्य असते व जी मायारूप कोणाला नेहमी वसंत ऋतूप्रमाणे प्रफुल्लित ठेवते आणि जड व चेतन वस्तू जिचा अंशरूपाने सारखा संचार असतो तिला चेतना असे म्हणतात याच संशे नाही हे पहा राजा जसा आपल्या जबाजबा जाणत नसून त्याच्या फक्त आज्ञेनेच त्याची प्रजा परचक्रात जिंकते किंवा चंद्राच्या योगाने जशी समुद्रास भरती येते अथवा लोहचंबकाच्या सान्निध्याने जसा लोखंडास चंचलपणा येतो किंवा सूर्याचा प्रकाश जसा सर्व जीवाकडून व्यापार घडवतो अथवा स्तनास तोंड लावल्याशिवाय कासवी ज्याप्रमाणे केवळ नजरेने कासवी ज्याप्रमाणे केवळ नजरेने अर्जुना या शरीरात जी आत्म्याच्या संमतीने जड वस्तूला सजीवपणा आणते तिलाच बाबा चेतना हे नाव आहे आता धैर्याचे भेद कोणते आहेत ते एक पंचतत्वांचे एकमेकांशी जाती स्वभावावरून उघड वैर असते पहा कि पानी है पृथ्वी नाश करीत नहीं का पानी शोषण करते। तेज करतेज वायु बोबर झगड़ते आणि आकाश हे वायू, वायू सहज भकून टाकते कधी ही कशा बोर न मिलता सर्वत्र ओतप्रोत भर लेकाश ले वेगले आते अशा प्रकार ही पंचमहाभूते एकमेकाशी विरुद्ध आन ती एकत्र करते दूसरेपणा वाद विवाद सोड़ एकत्र राहून जे आपल्या गुणाने एकमेकांचे पोषण करतात याप्रमाणे नव होणारी मैत्री जिच्या योगाने हो होते व धैर्य कायम राहते त्या वृत्तीला मी धृते असे म्हणतो आणि हे पांडवा जीवासह या 36 तत्वांते जे ऐक्य होते याला संघात असे म्हणतात याप्रमाणे हे छत्तीस भेद तुला स्पष्ट सांगितेने सांगितले व या सर्वांना मिळून क्षेत्र नाव प्राप्त झाले बा रथाचे सर्व भाग मिळून जसे रथ हे नाव येते त्या किंवा पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयव मिळून देह हे नाव येते अथवा हत्ती घोडे रथ पायदळ या सर्वांना मिळून जसे चतुरंग सेना हे नाव येते किंवा अक्षरांच्या समुदायाला वाक्य असे म्हणतात मेघांच्या सर्व समुदायाला जसे आभाळ म्हणतात किंवा सर्व लोकांच्या समुदायाला ज्याप्रमाणे जग असे म्हणतात अथवा तेल वात व ही एकत्र मिळाली म्हणजे ज्याप्रमाणे त्याला दिवार असे लोक म्हणतात त्याचप्रमाणे ही छत्तीस तत्वे जेव्हा एके ठिकाणी मिळतात तेव्हा त्या ते सर्वांना मिळून क्षेत्र म्हणतात आणि सर्व प्राणी जगतात रहाटून पापाची जी पापाची किंवा पुण्याची कमाई येथे करतात तेच पीक समजून यास आम्ही क्षेत्र म्हणजे क्षेत्र असे कौतुकाने म्हटले आणि कोणी या क्षेत्रास देह असे म्हणतात पण ते असो याला अनेक नावे हे पहा ब्रह्माच्या अलीकडे ब्रह्मदेवापासून सावर जंगमापर्यंत जेवढे काही निर्माण होते व लय पावते ते सर्व क्षेत्रच होय परंतु देव मनुष्य सर्प असे निर्णय योनिज जे निर्माण होतात ते सत्व रजतम या गुणांची घसंगती घडल्याने उत्पन्न होतात अर्जुना या गुणांचा विचार पुढे चौदाव्या अध्यायात दे सांगितलं जाईल सध्या ज्ञानाचे स्वरूप काय आहे ते, का ते सांगतो क्षेत्रांची एकंदर सर्व लक्षणे विकारासह तुला सांगितली तर यापुढे ज्यापासून मोक्षप्राप्ती होते त्या उदार ज्ञानाविषयी तुला सांगतो त्या एक ज्या ज्ञाना करताल यो, योगी लोक स्वर्गाचा आडमार्ग सोड ओलांडून ब्रह्मरंध्र आकाश गिळून टाकतात वृद्धेची भीड धरीत नाहीत सिद्धीची गरज बाळगीत नाहीत आणि कठीण असलेले योग साधन त्याची अवहेलना करतात तपोरूपी किल्ले ओलांडून कोट्यवधी यज्ञ ओवाळून टाकून कर्मकांड रूप वल्ली उपटून टाकतात पुष्प प्रकारचे उपासना मार्ग स्वीकारून कोणी उघड्या अंगानेच वाटतात कोणी सुषमनेच्या गुप्त मार्गाने जातात असे ते ज्ञान त्याच्या करता सर्व ऋषी उत्कटीच्या मनात धारण करून वेदरूपी झाडाच्या पानावरून हिंडतात वेदात सांगितलेल्या सर्व मार्गाचे शोधन करतात हे पांडवा गुरुची की सेवा के लिएपुर ज्ञान प्राप्ति या बुद्धि ने पुढ़ा अनेक जन्मां गुरुसेवे ओवा करता ज्या ज्ञा प्राप्ति अज्ञान नहीं से होते व जीवाचे आत्म्या ऐक्य होते जे ज्ञान इंद्रियास विषय की इच्छा होते नहीं कर्माते हाव मोड़ टाकते व मना की दूर करते ज्या ज्ञाता लाभ होता द्वैता अभाव हो तो ज्या गर्वाचा मागमूस नाही सावतो जे मायेला थारा देत नाही ज्याच्या ठिकाणी आपप्रभाव उरत नाही जे संसाराला उपटून टाकते संकल्परूपी चिखल धुवून टाकते वो सर्व व्यापक परब्रह्माची भेट करून देते जे दे प्राप्त झाल्याचा प्राण पांगळा होतो इंद्रियाकडून विषय उपभोग मिळवण्याची त्याची हाव बंद होते व ज्याच्या सत्तेने सर्व जगतातील व्यापार चालत असतात आणि ज्याच्या प्रकाशाने बुद्धी प्रौढ होऊन जीव आनंदमय होतो असे ते ज्ञान जे पवित्रपणाचा ठेवा व दे, दे, दे प्राप्त झाला असता विषयाने विटाळलेले मन निर्मळ होते मी जीव आहे असा जो आत्म्याला क्षयरोग लागलेला असतो तो त्याच्या प्राप्तीने लय पावतो ते ज्ञान निरूपण करण्यास अशक्य असूनही आम्ही समजून सांगतो तर ते ऐकून नीट समजून घे बाकी ते डोळ्यासमोर दिसेल अशी वस्तू नाही मग ते ज्ञान ज्या वेळेस या शरीरात उत्पन्न होते त्यावेळी इंद्रियांच्या आचरणावरून दृष्टोत्पत्ती शेते ज्याप्रमाणे झाडाच्या टवटवीतपणावरून वसंत ऋतू सुरू झाला असे हे समजते त्याप्रमाणे इंद्रियांच्या व्यापारावरून ज्ञानप्राप्तीची लोकांस ओळख होते अरे झाडाला जमिनीत मुळाशी पाणी मिळाले म्हणजे फांद्यांच्या विस्तारावरही जशी त्याची टवटवी दिसते अथवा कोंबाच्या कोवळेपणावरून जसा जमिनीचा मृदूपणा दिसून येतो किंवा कुलीन मनुष्याच्या वागण्याच्या पद्धतीवरून त्याचा थोरपणा दिसून येतो अथवा आदरा जसा स्नेहभाव दृष्टीस पडतो किंवा एखाद्याचे दर्शन होताच मनाला प्रशस्तपणा आल्यामुळे हा पुण्य आहे असे कळून येते अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा वासाने समजून येतो किंवा तावदानात ठेवलेल्या दिव्याचा ज्याप्रमाणे बाहेर प्रकाश पडतो त्याप्रमाणे हृदया ज्ञानप्राप्ती झाल्यावर जे शरीरावर त्याचे लक्षणे दृष्टीस पडतात ती आता सांगतो ती लक्ष देऊन उत्तम रीतीने आई